वाल्मिकी रामायण सुंदरकांड स्वर्ग चौपन्नामा मनात बेट करून वानर लंकेकडे पाहू लागला त्याचा उत्साह वाढलेला होता त्याने आता काय शिल्लक राहिला याचा विचार केला आता येथे मला करायचे काय बरे उरले आहे की ज्या योगे हो या राक्षसांचा संताप अधिक वाढेल वन ते तसे मोडून टाकले मुख्य मुख्य राक्षस मारले सैन्याचा एक भाग नष्ट केला आता राहिला या दुर्गाचा नाश त्याचा नाश करायचा हे हलक्या श्रमाचे काम होईल थोडक्याशा यत्नाने या, या या या कार्यात खर्च केलेले श्रम सफल होतील या माझ्या शेपटाला जो अग्ने पेटत आहे त्याची तृप्ती या उत्तम उत्तम घरांनीच करणे योग्य मग विजेसह फिरणाऱ्या मेघाप्रमाणे तो महावानर पेटत्या शेपटीसह लंकेच्या मुख्य मुख्य भवनात फिरू लागला राक्षसांच्या या घरातून त्या घरात उद्यानात प्रासादात कसलीही भीती न बाळगता पाहून पाहून तो फिरू लागला अतिशय वेगाने उडून तो प्रहस्ताच्या घरात गेला तेथे त्या ते वायूसारख्या बलवंताने अग्नी टाकला तेथून तो, तो महा महापार्श्वाच्या घरात उडून गेला आणि प्रलयकाच्या अग्नीच्या ज्वालेसारखा अग्नी तेथे हनुमानाने टाकला तसाच वज्रदंष्टाच्या घराकडे तो महाकपी उडत गेला तेथून तो महा तेजस्वी आणि धीमान सारणाच्या तेथून इंद्रजिताच्या घरात जाऊन त्या वानरनायकाने ते, ते जाळले तेथून जम्बूमालीचे ते आणि सुमालीचे जाळले रश्मीकेतूचे सूर्यशत्रुचे रस्वकर्णाचे दष्ट्राचे रोमश्राक्षसाचे युद्धोन्मत मत्त राक्षसाचे ध्वजग्रीवाचे भयानक विद्युज्जीवाचे आणि हस्तिमुखाचे कराल विशाल शोणिताक्ष यांची कुंभकर्णाचे मकाराक्षाचे नरहंतकाचे कुंभाचे निखुंभाचे यज्ञशत्रुचे ब्रह्मशत्रुचे अशी घरे क्रमाने महातेजस्वी विभीषणाचे तेवढे वगळून त्या वानर श्रेष्ठाने जाळली फार मोलाची आणि श्रीमंतांची ती घरे होती त्यातील विपुल संपत्ती त्या वानरवीराने जाळून टाकली सर्वांची घरे ओलांडून तो वीर्यवान राक्षस राजा लक्ष्मीसंपन्न रावणाच्या घरापाशी आला त्या नाना रत्नांनी विभूषित असलेल्या मेरूमंदरासारख्या उत्तुंग नाना प्रकारच्या मंगल वस्तूंनी शोभणाऱ्या मुख्य घरात शेपटाच्या टोकाला असलेला पेटता अग्नी त्याने टाकला आणि तो हनुमान प्रलयकाळच्या मेघासारखी गर्जना करू लागला वाऱ्याने साथ दिल्यामुळे तो अग्नी कालाग्नीप्रमाणे महाबलवान होऊन जळू लागला आणि तो पेटलेला अग्नी वाऱ्याने घराघरातून पसरवून वाढविला सोन्याच्या आणि मोत्या रत्नांच्या जाळ्या असलेली आणि उत्कृष्ट पुण्याचा क्षय झाल्याने सिद्धांची घरे आकाशातून पडावी तशी कोसळून पडली राक्षसांची धावाधाव झाली तिचा तुंबळ आवाज उठला आपापले घरे वाचवण्याच्या कामी त्या राक्षसांचा उत्साह नष्ट झाला त्याने आपल्या संपत्तीची आशा सोडून दिली अहो वानरूपाने हा अग्नी चालाय असे ओरडत आपली तान्नीपोरे उराशी धरून स्त्रिया एकदम खाली पडल्या कित्येकजणी सर्वांगाला अग्नीने वेढल्यामुळे केस मोकळे सोडून उंच उंच हवेल्यातून खाली पडताना आकाशातल्या मेघातून पडणाऱ्या विजेसारख्या दिसल्या त्या घरातून हिरे पोळी वैडोर मोती रुपे आणि इतर नाना प्रकारचे धातू एकत्र होऊन गळत असलेले त्याला दिसले अग्निजसा काटक्या गवत याने तृप्त होत नाही तसा तो हनुमान मुख्य मुख्य राक्षसांचा वध करून थोड़ा थोडासुद्धा तृप्त झाला नाही आणि हनुमानाने मारलेल्या राक्षसाने पृथ्वी तृप्त झाली नाही रुद्राने त्रिपूर जाळून टाकले तसे वेगवान महात्म्या हनुमान वानराने लंकानगर जाळून टाकले लंकानगर असलेल्या पर्वताच्या माथ्यावर भयंकर आक्रमण करणारा अग्नि उत्पन्न झाला आपल्या ज्वाळांची वलये पसरवीत हनुमानाच्या वेगाने वाढून तो चांगलाच पेटला प्रलयकाच्या झंझावाताप्रमाणे असणाऱ्या वायूने अग्नीला वाढवले आणि तो आकाशाला जाऊन पेटला राक्षसांची शरीररूपी भूतूप समर्पित होऊन निघणाऱ्या ज्वाळाने युक्त असा तो अग्नी धूररहित होऊन घराघरातून पेटू कोटी सूर्यासारखा तेजस्वी महा अग्नि समग्र लंकेला कडकडाटासारखे प्रचंड आवाज करीत ब्रह्मांड भेदून टाकल्याप्रमाणे शोभू लागला आकाशापर्यंत असह्य ते अग्नी खूप भडकला नाहीशा झालेल्या धुराच्या दाट रंगा लागून झालेले ढग नील शोभू लागले हा वज्र धारण करणारा देवराज महेंद्र साक्षात यम किंवा वरुण किंवा वायू असला पाहिजे किंवा रुद्राने उत्पन्न केले लागणे सूर्य कुबेर चंद्र असला पाहिजे हा वानर नव्हे स्वतः काळच आला की हा लोकांना उत्पन्न करणाऱ्या सर्वांचे पिता म्हणून चतुर्मुख ब्रह्मदेवांचा प्रकोपच वानर रूप धरून राक्षसांचा संहार करण्याकरता येथे आलाय की हे विष्णूचे उत्कटतेज जे अचिंत्य अव्यक्त अनंत असे एक आहे ते राक्षसांचा विनाश करता आपल्या मायेने वानराचे रूप घेऊन यावेळी आले आहे असे पुष्कर विशिष्ट राक्षस समाज सगळे एकत्र येऊन प्राणी सह घरे वृक्ष इत्यादींसह एकाएकी जळत असलेली ती पुरी पाहून म्हणू लागले राक्षस घोडे रथ हत्ती पक्ष्यांचे थवे हरिण झाडे यांच्यासह एकाएकी पेटलेली ती दीन होऊन मोठा आवाज करीत ओक्साबोक्शी रडू लागली हे ताता हाय रे बाळा कांता मित्रा प्राणेशा अरे रे उत्तम पुण्य होते ते नष्ट झाले अशा प्रकारचे अनेक शब्द काढीत राक्षसाने भयप्रदसा मोठा आकांत केला अग्नीच्या ज्वालाने घेरलेली मोठे मोठे वीर मारले गेलेली योद्धे परत फिरलेली अशी ती लंका ला हनुमानाच्या क्रोधबलाने पराभूत होऊन शापाने मृतवत झाल्यासारखी झाली भीतीने घाबरून जाऊन जेथे राक्षस विषण झाले आहेत जी सगळीकडून पेटलेल्या आगीच्या आहारी गेली आहे अशी ती लंका महामने महामना हनुमानाला ब्रह्मदेवाच्या रोषाने मृतप्राय झालेल्या पृथ्वीसारखी दिसली उत्कृष्ट वृक्षरत्नांचे दाटी असलेले वन मोडून लढाईत मोठमोठे मोड़ राक्षस मारून गृहरत्नांच्या माळाला आलेली दग्ध करून वायुपुत्रा वानर हनुमान स्थिर बसला अनेक राक्षसांना मारून पुष्कळ झाडे असलेले वन मोडून राक्षसांच्या भवनात अग्नी टाकून तो महात्मा मनाने रामाकडे गेला त्यावेळी त्या, त्या बलवान वायूसारखा वेग असलेल्या महाबुद्धिमान श्रेष्ठ वानरवीर मुख्य वायुपुत्राची सर्व देवगणांनी स्तुती केली सगळे देव श्रेष्ठ मुनी गंधर्व विद्याधर सर्प सर्व मोठी भूते यांना तुलना करता इतका आनंद त्या ठिकाणी झाला वन मोडून युद्धात राक्षसांना मारून प्रचंड लंकापुरी दहन करून तो महा तेजस्वी महा वानर शोभू लागला एका उंच ग्रहाच्या उंच अशा रमणीय टोकावर तो वानर राजसिंह पेटत्या शेवटामुळे अग्नीसारखा होऊन किरणाने नटलेल्या सूर्यासारखा शोभू लागला सगळ्या लंकेला त्रस्त करून त्या महाकपीने शेपटाचा अग्नी समुद्रात जाऊन विझवला तेव्हा गंधर्व सिद्ध श्रेष्ठ ऋषी सह देवाने जळलेली ती लंका पाहिली आणि ते अत्यंत आश्चर्यचकित झाले सुंदरकांडाचा चौपन्नवासर्ग समाप्त